श्री योग पूर्वार्ध, सर्ग विचाराने चित्त अचित प्राप्त होते अशा उपायाने झालेला जो कार्यविद्येचा व कारणविद्येचा नाश यालाच मोक्ष म्हटले आहे मृगजाळाप्रमाणे मन अहंता इत्यादी मिथ्याच दिसते पण थोडासा विचार करताच ते सर्व विलीन होते हे रामा प्रसंगुभ प्रश्न तू या संसार स्वप्न भ्रांती विषयी आई विद्याद्री जवळच्या महाआरण्यात अतिधिप्पाड वेताळ आहे तो वधाला योग्य असलेल्या आज्ञजना अनादराने एका देशात अनात्मक लोकांची हिंसा करण्या इच्छेने आला तो वेताळ पूर्वी एका सज्जन राजाच्या देशात राजाने दिलेल्या अनेक वध्य खाऊन नित्य तृप्त होऊन निर्विक्षेप मनाने राहत होता निरपराधी मनुष्य त्याच्या पुढे आला व त्यावेळी तो वेताळ अतिशय क्षुधित जरी असला तरी कारणा वाचून त्याला तो मारत नसेल कारण साधू न्यायदृष्टीचे असतात आरण्य हेच ज्याचे घर आहे असा तो पुष्कळ दिवस वध्युधेने अतिशय प्रेरणा केली असता न्यायुक्तीने लोकांना खाण्यासाठी नगरात गेला तेव्हा तेथे त्याला नगरातील दुष्टजनांना जाणण्यासाठी व चोराधिकांना मारण्यासाठी रात्री फिराव्यास निघालेला राजा भेटला तेव्हा तो उग्र निशाचर मेघासारख्या घोर शब्दाने त्याला म्हणाला वेताळ म्हणाला राजन तू आता माझ भयंकर वेताळाच्या हातात सापडला आहेस आता, आता जातोस कुठे तू आता मेलास असे समज आज तू माझे भोजन हो राजा म्हणाला हे निशाचरा मला तू न्यायाला सोडून जर खाशील, तर तुझे मस्तक सहस्रदा फुटेल यात संशय नाही वेताळ म्हणाला मी तुला अन्यायाने खाणार नाही मी तुला असा न्याय सांगतो तू राजा आहेस म्हणून याचकांच्या सर्व आशा पूर्ण करणे तुला उचित आहे राजन माझी ही इच्छा तू पूर्ण कर ती तुला पूर्ण करता येणार नाही अशी ही नाही मी विचारलेले हे प्रश्न चांगल्या प्रकारे सांगण्यास तू योग्य आहेस तू जर प्रश्नांची उत्तरे न देशील तर तुझ्या असंख्य अपराध घडणे शक्य आहे व उत्तरे देशील तर अपराधी नाहीस कोणत्या सूर्याच्या किरणांचे ब्रह्मांडे हे परमाणू आहेत कोणत्या वायूमध्ये महाआकाशरूपी रेणू ओढत असतात शेकडो हजारो स्वप्नातून स्वप्नात जाणारा व पुढच्या पुढच्या स्वप्नात पूर्वपूर्व स्वप्नाची सत्यता सोडणारा अशा कोण बरे आपले अत्यंत प्रकाशरूप व स्वच्छ स्वरूप सोडत नाही ज्याप्रमाणे केळीच्या खांबात एकाच्या आत दुसरे त्याच्या आत तिसरे अशी केवळ सोपटेच असतात त्यात सारभूत असे काही नसते त्याप्रमाणे सर्व पदार्थांच्या आत आत राहणारा तोच एक अणू कोण बरे आहे ज्या अणूच्या अपेक्षेने अति मोठे म्हणून प्रसिद्ध झालेले असलेले ब्रह्मांडे आकाश भुवने सूर्यमंडल मेरू इत्यादी पदार्थही अत्यंत क्षुद्र आहे व असे असले तरी जो अणू आपले अणुत्व सोडत नाही तो अणु कोण आहे निर्वयमय वो परम अणु असलेल्याच कोणत्या महापर्वताची शिळेच्या मध्यभागी असलेल्या निबिडतेप्रमाणे केवल सत्ता हे जीचे सार आहे अशी ही जगत्रयी आहे हे राजा या माझ्या सहा प्रश्नांची उत्तरे जर न दिलीस तर दुष्टदेहाधिकच ज्याचा आत्मा आहे असा तू होशील त्यामुळेच अपरिच्छिन्न आत्म्याचा देह परिच्छेदा तू घात केला आहेस असे होईल अर्थात प्रश्नांची उत्तरे न सांगणे या अपराधामुळेच जसा जगाला खातो त्याप्रमाणे मी तुला एखाद्या फळाप्रमाणे बलात्काराने गुळून तुझ्या देशातील जनानाही खाऊन टाकी श्री वासिष्ठ महारामाने निर्वाण प्रकरणे पूर्वार्धे सप्तत सर्ग